पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील भाग तेविसावा शेवटचे वर्ष लाहोरची काँग्रेस लाहोरची तयारी सन एकोणीसशे या वर्षी प्रकृती चांगली नसल्यामुळे काँग्रेसला जाण्याला डॉक्टर परवानगी देता की नाही याबद्दल धाक वाटत होता तथापि स्वतःच्या मनाचा काँग्रेसला जाण्याकडे सर्वस्वी ओढा होता जरी यावेळी आजार होता तरी दर सालप्रमाणे यावर्षीही सोशल कॉन्फरन्सचे रिपोर्ट मागविण्याच लांब लांब पत्र लिहिण्याच व पत्रे वाचून त्यांची उत्तरे पाठविण्याच काम दररोज नित्यनियमाप्रमाणे चाललेस होते, त्यात अंतर पडत नसिरनिराळ्या संस्थांकडून आलखा रिपोर्टाचा सारांश काढण्याचे काम सुरुच होत शवटी शेवटी हि काम करण्यात कित्यक्क तास जाऊ लागल कॉन्फरन्स पुढे वाचण्याकरता वसिष्ठ आणि विश्वामित्र हा लेख लिहिण्यास पाच दिवस नेटाने बसावी लागल कामाशिवाय उरलल्या वात लाहला जाण्यासंबंधीन तयारीच बत्त व गोष्टी बोलाव्याच्या मला व सखुला बरोबर न्यायचे ठरले जाण्याची वेळ दोन तीन दिवसांवर आली मी यंदा बरोबर येणार आहे स्वतःची प्रकृती बरी नाही अशावेळी एकटे जाणे झाले तर मला अगदी चैन पडणार नाही मी आपली बरोबर येणार असे जवळ एकदा म्हणून ठेवावायचे व मग आपली तयारी करून यावेळी बरोबर जावायचेच असा मी वेध केला होता पण तुला यंदा माझ्यावर यावायचे आहे असे मी गोष्ट काढण्याच्यापूर्वीच स्वतः आपणहून म्हटले ते ऐकून माझा जीव अगदी खाली पडला व मी मोठ्या उत्सुकतेने आपली तयारी केली तशी करता लागणाऱ्या सर्व वस्तू कपडे नीट आठवणीने नी घेऊन बांधा बांध केले त्यावेळी सासूबाई वंस सौगंगाबाई सौलक्ष्मीबाई आबासाहेब व त्यांची मुले मुंबईसच असल्यामुळे आम्ही लावलं जातेवेळी चिरंजू सखू व नानू यांना बरोबर न घेता फक्त दोघांनीच जावे असे ठरले होते पण पुन्हा काय वाटले कोण जाणे रात्री नेस्त्यावेळी मला विचारले सर्व तयारी करून घेतली आहेच ना सकुराबरोबर घेण्याचा माझा विचार झाला आहे तिचे कपडे बांधून उद्या पुराहून मंडळी येतील त्यांना सीट सिजोड कराव्यास सांगेन तिकडे थंडी फार असते गरम पांघरुणे जास्त घे सकुचे गरम कपडे अधिक घे नानूला घरीच ठेवले मी म्हटले नानूला येथे ठेवून नुसत्या सकुलास बरोबर न्यावायाचे हे बरे कसे दिसेल उगीच चर्चा सुरू होईल नेले दोघांनाही न्यावे नाहीतर दोघांनाही येथे ठेवावे म्हणजे कोणाचे काही नाही तेव्हा सांगितले या पंचायतीत तू पडू नकोस मी सांगतो तसे कर जी गोष्ट करावायचीच आहे तिची वाटाघाट करीत बसू नये सांगितले तसे करावे नानूलाही बरोबर घेतला असता पण तिकडे थंडी फार आहे बरोबर दोनच नोकर घेत आहोत तो लहान असल्यामुळे एक नोकर तर ते त्याच्याकडेच अडेल शिवाय तुझाही बराच वेळ त्याच्याकडे जाईल त्यामुळे तुला सर्व व्यवस्था व खटपड एकटीलाच करावी लागेल व माझ्या आजारामुळे ती सर्व जमणार नाही याकरता त्याला इथे ठेवावा सकुला आता पुष्कळ समजू लागली आहे ती तुला त्रास देणार नाही तिला बरोबर घेतली तर तिची तुला पुष्कळ मदत व सोबत होईल म्हणून तिला इथे ठेवण्यापेक्षा बरोबर घ्यावी असं मी म्हणतो तेव्हा तिची ते तयारी कर पाच रुपयात नानू खुश मी बरे म्हणले व सकाळी उठून तिची सर्व तयारी केली सकुला हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला पण नानूला एकटे येथे ठेवून थे जाण्याच्या मनात आल्यावर मला अतिशय वाईट वाटले मी या झालेल्या बेताबद्दल बाहेर काहीच बोलले नाही व निगेपर्यंत बोलावेचे नाही असा माझा निश्चय होता आम्ही फक्त दोघेच जण जाणार मुलांना बरोबर नेत नाही हे सगळ्यांना कळले असल्यामुळे जी ती माणसे सकुला चिडवीत व यामुळे ती घटके घटकेला मुळूमूळू रडत असे व जेव्हा संधी मिळेल तेव्हा जवळ जाऊन मला बरोबर न्यावी म्हणून आर्जो करी मलाही तिला ठेवण्याचे जीवावर आले होते पण एकट्या नानूला कसा ठेवू असे वाटून त्याच्याकरता तिलाही ठेवण्यास तयार झाले होते नानू लहान असल्यामुळे त्यालाही काही फारसे समजत नव्हते घरातील मंडई चिडवू लागल्यावर मी तुझ्याबरोबर येतो असे तोही मला एकदा दोनदा म्हणाला पण एक लहानशा पाकिटात पाच रुपये घालून हे तुला चित्रे घेण्याकरता पैसे घे हे तू आपल्या जो पाकिट ठेव कोणालाही देऊ नको असे मी म्हटल्याबरोबर तो आनंदाने नाचू उडू लागला विश्रांतीनं घेता दिवसभर काम पुण्याहून काँग्रेसला जाण्याकरिता नगरकर गोखले भिडे वगैरे पाच सहा जण मंडळी सकाळच्या गाडीने आली दुपारी आमच्या सीट रिजवळ करण्याकरता भाऊजींना स्वतः सांगितले त्याप्रमाणे ते शेषनात जाऊन सीट रिजवळ करून आले व उद्या संध्याकाळी निघावा यायचे त्यांनी ते सांगितलं सकाळपासून रात्री निजपर्यंत तो सर्व दिवस स्वतःचा एकसारखे बसून काम करण्यात व पुण्याहून आलेल्या मंडळीशी बोलण्यात गेला दुपारी दहा पाच मिनटे पडून विश्रांती सुद्धा घेतली नाही त्यामुळे त्या रात्री नित्याची स्पॅझम जरा जोराने आली व जास्त वेळ टिकली म्हणून रोजच्यापेक्षा आज थकवाई जास्त आला अंथरुणावर पडून आज तास झाला दीड तास झाला तरीही झोप लागेना गेल्या सर्व आठवड्यावर लिहिण्याचे काम जास्त पडल्यामुळे डोक्याला त्रास झाल्याने झोप येत नाही असे माझ्या मनात येऊन मी उठले व खाली जाऊन लोणी घेतले आणि येता येता पहारे सांगितले की बागेतून एरंडाचे कोवळी पाणी पास्ताच तोडून आण त्याने पाणी आणून दिली मग मी वर गेले व स्वतःच्या डोक्याला व कांचल्याला बराच वेळ लोणी चोळून एरंडाची पाणी ठेवली आणि कोणीकुणीतरी झोप लागावी म्हणून पायाला लोणी चोळीत बसले छातीत कळा स्वतःही अगदी स्वस्त पडून झोप घेण्याचा प्रयत्न केला पण झोप लागेना एकचा टोका पडला झोप लागण्याचे एकीकडेच राहून छातीत कळा स्वस्त पडून शरीराला नुसती विश्रांती मिळत होती तरीही आता मिळण्याची झाली छातीत कळा येऊ लागल्याने आडवे निजण्याची सोय नव्हती पलंगावरच उठून बसून व एक टक्क्या घेऊन त्याला टेकून बसावे लागले त्याप्रमाणे उठून बसल्यावर मी खाली गेले व चूल पेटवून थोडेसे पाणी कडक करून रबराच्या पिशीत ओतून घेतले आणि बजाबाला उठवून सांगितले की तू आणखी पाणी तापवून दुसरी पिशवी भरून घेऊन ये मग मी माडीवर गेले व दुखत असलेल्या भागाच्या पाठीकडे होऊन पाण्याची पिशवी दिली आणि छातीवर मोहरीची पट्टी घातली तरी काही केल्याने कळा बंद होईनात सकाळी सहा वाजता कळा बंद झाल्या व सात साडेसातपर्यंत डोळा लागला डॉक्टरांचा जाऊ नये असा सल्ला कळा बंद होऊन डोळ्या लागल्याबरोबर मी डॉक्टर भालचंद्र यांना बोलावणे पाठविले होते नगर कर गोखले वगैरे मंडळीस ही हकीकत सांगितली आता लाहोरला जाण्याचे कसे करावे अशा पंचायतीत आम्ही पडलो साडेसात वाजता स्वतःची झोप झाली व प्ररविधी उरकून आठ वाजता दिवाणखाण्यात येणे झाले तेव्हा ते रात्री छातीत दुखले काय झोप आली नाही काय असे पुण्याच्या मंडळींनी विचारताच सांगितले की छे मला असे नेहमी होते मला तसाच थोडासा विकास जडला आहे त्यामुळे असे कधीकधी होते इतके बोलणे होत आहे डॉक्टर भालचंद्र आले वो स्वताची प्रकृती पाहून व हकीकत ऐकून म्हणाले काही झाली तरी एवढा लांबचा प्रवास करण्याला माझा सल्ला बिलकुल नाही इतकेच नाही पण आपण यंदा जाऊ नयेच असे माझे निक्षून आहे, हे ऐकून स्वतःला अतिशय वाईट वाटले डॉक्टर गेल्यावर किती वेळ तरी कुणाशी काही एक न बोलता अगदी सचिंत बसने मग गोखल्यांकडे पाहून म्हटले आता जाण्याचे कसे करावायचे ते ठरवा पडलेल्या खंडामुळे गळा दाटून आला तेव्हा गोखले म्हणाले आम्हाला प्रकृती संबंधाने काय बोलता येणार डॉक्टर भटोडेकर म्हणतात त्याप्रमाणेच करावं हे बरे काय करायचे ते मला सांगितले तर मी जाऊन आपल्या सांगण्याप्रमाणे सर्व करीन तेव्हा म्हणले तुम्ही कराल हो आता हे सर्व तुमच्यावर पडणार आहे पण यावेळी मी येऊ नये असेच तुमच्या सगळ्यांचे मत असेल तर मला एक टेलिग्राम तरी पुढे पाठविला पाहिजे यंदा जाऊ नये हेच बरे असे सगळ्यांनी म्हटल्यावर दौत लेखनी व कागद घेऊन टेलिग्राम लिहिला व तो मंडळीनं वाचून दाखवून अठरा वर्षांनी माझ्या जाण्यामध्ये खंड पडत आहे असे बोलताना गळा अगदी दाटून आला व डोळ्यातून एकसारख्या आश्रधारा वाहू लागल्या जाणे वाचण्याचा लेख गोखल्यांकडे झाल याप्रमाणे जाण्याचा बत््रहित झाला कॉन्फरन्समध वाचण्याकरता जो लेख लिहिला होता तो गोखल्यांच्या बरोबर देऊन चिरंजीव आबासाहेब यांना मंडळीच्याबरोबर लाहोरास पाठविल लोणावळ्यास प्रयाण त्या दिवशी संध्याकाळी सर्व मंडळी निघून गेल्यावर दुसरे दिवशी आम्ही लोणावळ्यास निघून आलो लोणावळ्यास आल्यावर पुण्याची मित्रमंडळी भेटावयास झाली त्यांनी स्वतःला पुण्यास राहून औषध घेण्याबद्दल पुष्कळ आग्रह कला तेव्हा सांगितल मी तूर्त मुंबईत राहूनच औषध घेऊन पाहणार आह तिथे बरे वाटू लागल्यावर मग पुण्यास यावयाचा विचार करीन लाहोरची हकीकत ऐकून समाधान पुढे तीन चार दिवसांनी लाहोरस काँग्रेसला गेलेली मंडळी परत आली त्यांनी काँग्रेसची व कॉन्फरन्सची सर्व हकीकत सांगितली व दुसऱ्या दिवशी पुण्यास निघून गेली ती हकीकत ऐकून मनावाचा थोडा भार कमी झाल्यासारखे होऊन पुष्कळ बरे वाटेल असे दिसले नंतर या सभेची हकीकत टाईम्स एडव्होकेट सोशल रिफॉर्मर पंजाबी वगैरे पत्रात सागर दिली होती त्यातील गोखले व चंदावरकर यांची भाषणे वाचून लागलीच आता यापुढे हा भार घेण्यास तुम्ही दोघेही योग्य आहात हे पाहून मला फार संतोष वाटला या समंदाने मला वाटत असलेली काळजी आता कमी झाली वगैरे मजकुराची आपल्या हाताने दोघांना दोन पत्रे लिहिली विकार वाढला निर्वानिर्वीच्या गोष्टी एकंदर या खेपेला आमचा मुक्काम काय तो दहा दिवस होता त्याअवधीच स्वतःच्या प्रकृतीचे मान चांगले नव्हतेच पण दिवसेंदिवस बारीक विकार जास्तच वाढत चालला तशीच मनाची उदासीनता तर विलक्षण झाली होती माझ्याशी किंवा वनशांशी बोलावायचे म्हणजे अमुक एक खर्च पुष्क आहे, तो कमी करा बाग खंडाने लावा गुरे कमी करा मुंबईचा पसारा व जाग जागच्या शेतीचा पसारा होईल तितका आटोपता घ्या आता मी सहा महिन्यांची रजा घेणार आहे व ती संपली म्हणजे तिला जोडूनच पेन्शन घेणार आहे तेव्हा मुंबईस परत लवकर येणे होईल असं दिसत नाही म्हणून मुंबईस असलेले सामान पुण्यास नेऊन टाकावे असे माझे म्हणणे आहे अशा तऱ्हेचे निर्वाणचे पण बाहेरून अगदी सहज सोयीच्या गोष्टी सांगत असल्यासारखे बोलावायच उद्गार ऐकून स्वतःची विरक्ती झालिवृत्ती पाहून मला अतिशय वाईट वाट व वा दुःख होईल तरीपण त बाहेर दाखवायच नाही अशा निश्चान दाबून ठवाव लाग महिनि रजा होती सुट्टी संपताच आम्ही लोणावळ्याहून परत गेलो व आठ तारखेला सहा महिन्यांची रजा दण्याबद्दल स्वतः हायकोर्टाला अर्ज लिहिला तेव्हा मला मुद्दाम वर बोलावून सांगितल आज मी सहा महिन्यांच्या रजेचा अर्ज लिहिला आहा व रजा संपल्यावर लागलीच पेन्शन घेणार आह तेव्हा पेन्शनशिवाय सात आठशे रुपयापर्यंत आपली एकंदर आयात राहील त्या तुला पुण्याचा खर्च व येथला आपला खर्च चालविता येईल ना कमी पैशात भागवशील ना मी म्हणले मुंबईत घर खरेदी घेईपर्यंत जर अडचण आहे तेथे घरबाडायलाच तीनशे साडेतीनशे रुपये दरमा लागतात करिता पुण्याचे कटले मोडून आपण सर्वच सेकटीकडे राहिलो तर सगळे नीट होईल तेव्हा स्वतः सांगितले तसे नाही पुण्यातील घर मोडावायचे नाही व तेथील माणसे हलवायचे नाहीत त्यांच्या आजपर्यंतच्या सवयीप्रमाणे कथा कीर्तन पुराण वगैरे सर्व गोष्टी तथेच त्यांच्या मनासारख्या होतील आणि त्यांना अधिक बरे वाटेल मला आता मुंबईसच राहावायचे आहे तेव्हा दोन्ही सर्व एवढ्यात भागतील ना एवढेच विचारणाकरता तुला बोलविले मी म्हणले भागतील अगदी भागतील का नाही भागणार अमुक एका गोष्टीपासून आमचे अडते आहे अशी आम्हाला सवयच नाही विनाकारण काही खर्च आहेत कमी करता येतील सदोदित चालले तेज करावे असे जर नेहमीचे म्हणणे आहे व तसेच आम्हाला वळण लावले आहे तर थोडे कमी पैसे असले म्हणून मला काही ते जड जाणार नाही आय ती रक्कम काही कमी नाही तरी पण एकाजे घर होईल तितके लवकर घेतले तर बरे होईल येथे घरभड्याचा खर्च फार मोठा येतो रजेत सरकारी सेवक नको हे ऐकून स्वतः म्हटले घर घेण्याच्या तर मी विचारात आहेत जमेल तेव्हा खरे आजपर्यंत पाचसा घरे पहिली ती काही वाईट नव्हती तुला जुने घर आवडत नाही सोयीवार नवे घर चांगल्या वस्तीत मिळणे व ते तुम्हाला सगळ्यांना पसंत पडणे या दोन्ही गोष्टी एकदम जमून येतील तेव्हा घर घेण्याचा योग येईल असे बोलणे झाल्यावर रजेचा अर्ज लिहिलेला पाठवून दिला दुसरे दिवशी चीफ जस्टिसची रजा मंजूर केल्याबद्दल पत्र आले ते वाचून पाड्यावर मला सांगितले आता आपल्या तैनातील असलेले शिपाई व चोपदार यांना काही देऊन आज कोर्टात जाऊन हजर होण्यास सांग रजा घेतल्यानंतर सरकारी शिपाई आपल्या तैनातीला नको आहेत परत जाताना सेवक गहीवरले मी बरे आहे म्हणून लागली शिपायांवर बोलाविले व त्यांना काही इनाम देऊन सांगितले आज तुम्हाला चौघांना अकरा वाजता कोर्टात जाऊन हजर होण्यास सांगितले आहे हे ऐकताच त्यांची बिचारांची तोंडे अगदी उतरून गेली सोपदार तर अगदी गैवर्ला मला म्हणाला बाईसाहेब साहेबांनी रजा घेतली म्हणून काय झाले आम्हापैकी दोघांना कोर्टात पाठवून दिले म्हणजे बाकीचे दोघे आम्ही तैनातीला राहू रजा घेतली तरी शिपाई त्याने ठेवण्याची चाल आहे फक्त साहेबांनी जरा चिठी पाठविली म्हणजे झाले मी म्हटले कोर्टाची असेल पण आमची अशी चाल नाही म्हणून तुम्ही याबद्दल जवळ काही विचारू नका सांगितल्याप्रमाणे आज कोर्टात हजर व्हा तितकी गरज वाटली तर पुन्हा तुम्हाला मागून घेऊ निरोपाचे वेळी पाय जड झाले हे ऐकल्यावर ते बिचारे अधिक काय बोलणार अगदी सदगदित होऊन माझ्या पाया पडले व तसेच थोडल्या दिवाणखान्याकडे स्वतःच्या पाया गेले ते एका मागून एक स्वतःच्या पायावर डोके ठेवून पाया पडले सगळ्यांच्या मागून चोबदार पाया पडताना मात्र त्याला हुंका आवरण्याचा होऊन तो रडू लागला हा जोबदार फार चांगला माणूस असे नेमी तो स्वतःच्या तैनातीत असून त्याची स्वतःवर भक्ती असे तो म्हणाला आज आपल्या हुकमाप्रमाणे कोर्टात हजर होतो पण आम्हाला आपल्या पाया पायापाशी लवकर मागवून घ्यावे इतके म्हटल्यावर त्याच्याने अधिक बोलवेना तो दुसरीकडे तोंड वळवून रडू लागला हे पाहून स्वतःचे अंतकरण सद्गदीत झालेले दिसले नुसते निश्चल दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले मात्र पण बोलणे काही झाले नाही मी स्वतःच्या कोचाजवळ उभी होते तेथून लवकर निघून जा म्हणून हळूच मी चोपदारांना व शिपायांना खून केलेली पाहून ते लोक अगदी जड पावलाने आमच्याकडे वळून वळून पाहत निघून गेले यावी माझा गळा अगदी दाटून आला व तिथे उभे रहावेना म्हणून मी एकदम पलीकडच्या गॅलरीत गेले व इतक्या वेळ जुलमाने आवरून धरलेल्या मनाला प्रवाहाच्या रुपाने मोकळूक देऊन जरा हलके केले मग डोळ्याला बरेचसे गार पाणी लावून व थोडा वेळ इकडे तिकडे करून दोघा बोलत त्यांना व शांतेला घेऊन दिवाण आले स्वतंत्र शिपायाची गरज नाही त्यावेळी स्वतःचा चेहरा अगदी गंभीर होऊन मन काही विचारात गडल्यासारखे दिसले मी शांतीला घेऊन हसत व बोलत गेलेली पाहून तिला घेण्याकरिता म्हणून स्वतः हात पुढे केला व तिला माझ्या जाऊन घेतली आणि मला म्हणले तू बैस येतेच कोचावर बैस अशी भूमिका ते ऐकताच मी कोचावर बसले पण माझ्या मनात आले की ज्या गोष्टीला मी जपत होते तीच वेळ आली आता मग जरा घट्ट केले पाहिजे स्वतः मुलांशी जरा बोलल्यासारखे करून माझ्याकडे पाहिले व म्हणले हे पा आज आपण शिपाई परत पाठविले आहेत तेव्हा तुमच्याकरता आठ रुपयांपर्यंत एखादा शिपाई नोकरीवर ठेवा मी म्हणले शिपाई कशाला हवा गडी ब्राह्मण कोचमन पहारेवाला वगैरे सर्व नोकर आहेतच मग आणखी शिपाई वेगळा कशाला हवा तेव्हा सांगितले कशाला हवा असे नाही आमच्या शिपाईपासून कधीच अडत नाही व त्याची आम्हाला गरजही नाही पण तुम्हाला लहानपणापासून शिपाई बरोबर असल्याशिवाय कोठे जाण्या येण्याची सवय नाही शिवाय मुलांनाही ना शिपाईंचीच अधिक सवय असल्यामुळे आता त्यांना चुकल्या चुकल्यासारखे होईल म्हणून म्हणतो मन एखादा शिपाई ठेवला म्हणजे सगळ्याचीच सोय होईल खर्च होतो म्हणून संकोच करण्याचे काही कारण नाही आमचे उसने अवसान हे बोलताना बोलणे जरा ओढत व आवाज हळू झाल्यासारखे मला वाटले तेव्हा मी धीराच्या आवाजाने थोडे हसून म्हटले स्वतःला शिपायाची गरज नाही व वा त्याच्यापासून अडत नाही मग आमच्यासाठी आणि मुलांसाठी मुद्दाम वेगळा मनुष्य ठेवायचं की काय आमचे सुद्धा शिपाईपासून काही अडावायचे नाही गाडीतून जाताना शिपाई हवाच असे नाही त्याबद्दल इतके काही वाटावायला नको सहा महिन्यांची अडचण आहे मग पुन्हा शिपाई येतीलच हे मी बोलत असताना स्वतःची वृत्ती आतून सदगतीत झाली होती पण ते माझ्या लक्षात येऊ नये म्हणून बळेत काहीतरी शांतेशी बोलणे चालले होते मला तरी तेज पाहिजे होते स्वतःकडे माझे लक्षणे ये दाखवून ही शांतीची चेष्टा करून हसू लागले जरी आम्ही दोघेही बाहेरून उसना आणून दुखण्याची भीती नाही आपल्याला काही इतकी काळजी वाटत नाही असे परस्परांना भासण्याची शिकस्त करीत होतो तरी अंतकरणाची स्थिती लपली जात नव्हती अशा रीतीने अर्धा पाऊन तास गेल्यावर जेवणाची वेळ झाली म्हणून स्वतः स्नानाकरता उठणे झाले व मीही मुलांना घेऊन खाली गेले स्नान झाल्यावर जेवताना वंश म्हणाल्या रजा मंजूर झाली ना बरे झाले आता विश्रांती मिळेल व प्रकृतीला बरे वाटेल मात्र या डॉक्टरांच्या औषधापेक्षा वैद्याचे औषध सुरू करावे हे बरे तेव्हा स्वतः म्हटले ते असो वैद्य काय व डॉक्टर काय काहीतरी चालले आहे झाले पण आता येथून सर्व पुण्याला पाठवा गाडी घोडा गुरे वगैरेची तूर्त पाय रस्त्याने पुण्याला रवानगी करून द्या म्हणजे पुष्कळ कमी होईल तसेच बरेचसे सामान पाय रस्त्यानेच पाठवावे म्हणजे सामानाच्या गाड्या व जनावरे बरोबर जातील वगैरे बोलणे या दिवशीच झाले पाठी लावण्यात कमीपणा कसला पुढे दोन तीन दिवसांनी बंगल्याच्या मालकाला स्वतः एक पत्र लिहिले की मी सहा महिन्यांची रजा घेतली आहे व त्या अवधीत मला बाहेरगावी जावायचे आहे म्हणून या महिना अखेर बंगला सोडण्याचा माझा विचार आहे असे पत्र वाचून बंगल्याच्या मालकांनी टू लेट म्हणून दुसऱ्या दिवशीच पाठी लावली ते पाहून स्वतःशिवाय आम्हाला सर्वांना बरे वाटले नाही आम्ही घरात राहत आहोत तोपर्यंत तरी पाठी लावायची नव्हती कारण या महिना अखेर आम्ही बाडेभरीतच आहोत आम्ही गेल्यावर वाटेल तर पाठी लावायची होती असे माझ्या मनात येऊन व मला अपमान वाटून राग आला म्हणून आम्ही दुपारी जेवण झाल्यावर बोलत बसलो तेव्हा घरवाल्याने आज बंगल्याला पाठी लावली आहे असे मी सांगितले ते ऐकून स्वतः म्हटले मग त्यात वाईट काय झाले तुम्हाला घर सोडावायचेच आहे मग लागली म्हणून काय कमीपणा वाटला त्यांना भाडेकरी लवकर मिळायस नको का म्हणून त्यांनी पाठी लावली हा त्यांचा हुशारीचा भाग आहे त्यात तुमचे काय गेले रजेनंतर परत येईन असे वाटते काय हे ऐकून मला चमत्कारिक वाटले वाईट वाटले व मी काहीच बोलले नाही पण वंस म्हणाल्या मग इतक्या लोकर घर सोडण्याचे घरवाल्याला पत्रच का लिहिले बरे रजा समजून परत आल्यावर पेन्शन घेण्याचा विचार ठरला म्हणजे मग वाटेल तर हा बंगला सोडावा पण आता सोडून काय करायचे आहे आपण जरी गावाला गेलो तरी सामान सुमान सहा महिन्याकरता कुठे न्यावायचे आहे सहा महिने केव्हाच संपतील आणि एकदा हे घर दुसऱ्याने घेतले म्हणजे पुन्हा असे घर मिळण्यास फार पंचायत पडेल पहिल्याने स्वतः एक दोनदा उत्तरं दिली नाहीत पुन्हा पुन्हा आम्ही हे घर न सोडण्याबद्दल गोष्ट काढली तेव्हा जरा त्रासून म्हटले मनुष्याने बोलू नये म्हणून नेम केल्याचा तुम्ही त्रास देऊन होता, समजत असून वेड का पांगरावे मी जे सांगेन ते मुकट्याने करावेचे टाकून उलट काहीतरी विचारित बसतं याचा अर्थ काय माझ्या प्रकृतीचे मान तुम्हाला दिसत नाही का ही रजा संपूर्ण मी परत येईन असे तुम्हाला वाटते काय यावेळी ही प्रकृती सुधारेल मी म्हटले हे काय मनात भरून घेतले आहे कोण जाणे अठराशे साली याहीपेक्षा प्रकृती वाईट होती तरी महाबळेश्वरी गेल्यावर सात आठ दिवसांत बरे वाटू लागले त्यावेळी प्रकृती अगदी उत्तम झाली तसेच महाबळेश्वरी गेलो म्हणजे यावेळीही बरे वाटेल हेच मनात भरवून घेतल्याने या विचाराचा परिणाम प्रकृतीवर होणार नाही का या कामात डॉक्टरराव भाटोडेकर यांचेसुद्धा बोलणे खरे वाटत नाही तेथे काय करावे डॉक्टर फसवत आहेत काय हे ऐकून काही एक उत्तर देता माडीवर जाणे झाले मी आणि वंश तशाच बोलत बसलो स्वतःची समजूत अशी झाली असल्यामुळेच रोज रात्री येणारी स्पॅझम जास्त येते ती नर्वस डिसीज आहे असे डॉक्टर नेहमी सांगतात व आम्हाला तेच खरे वाटते पण याबद्दल स्वतःची समजूत कशी पडेल या विवंचनेत आम्ही बराच वेळ तशात बसलो होतो हे दुखणे परिणामाचे खास नाही अतिशय दगदग व त्रास पडल्याने इतके वाढले आहे महाबळेश्वरी अगर दुसरे कोटे हवेवर गेलो व कामाचा बोजा कमी होऊन चांगली पुरेशी मिळाली की लागलीच बरे वाटू लागेल खरे पाहिले तर काळजी करण्यासारखी दुखणे काय आहे ताप नाही खोकल्या नाही अन्नाची अरुची नाही एक रोज रेमल हिवासारखे दुखने मात्र नव जड़ले हे खरे कशापस स्वतः का व इतकी का हे मात्र अपने समझते नहीं पास खरोखरी करके मी सग डॉक्टर एकीक विचार खाने में संगित है कि दुखने खरोखरी भिने सारखे नहीं स्वतः कल्पना वाटते ते दुखने काजी न फिर शिरागत है खरे है तो स्वतःची ही उलट समजूत अगदी ठाम कशी झाली खात्री करून घेतल्यापासून अशी समजूत कधी व्हावायची नाही मग हे आहे तरी काय डॉक्टर तर आपल्याला फसवीत नसतील ना असे कालपर्वापासून माझ्या मनात येऊन अगदी चैन पडण्याचे झाले आहे जवळ बोलते वेळी कितीही धीर आणला तरी सर्व दिवस एकसारखे धस धस होते व नुसती काळजी वाटून व वा काहीतरी मनात येऊन मन अगदी खळबळवून जाते आता करावे तरी काय ते समजत नाही इतके बोलल्यावर मला पुढे बोलवे देव सांभाळील खरा डॉक्टर तोच हे पाहून वनसन्नाई फार वाईट वाटले पुष्कळवेळे असाच गेल्यावर त्या म्हणाल्या डॉक्टरांनी काही सांगितले तरी दुखणे काळजी करण्यासारखे दिसते देवाला आपली सगळ्यांची काळजी आहे तो सांभाळील खरा डॉक्टर व वैद्य तोच आहे बाकी डॉक्टर व वैद्य सर्व नावाचेच त्यांच्या हातात असेल तितके ते करतात अंबा बैला चाललेच आहे तिला सर्व काळजी आहे तिच्यावर भार ठेऊन तू स्वस्त मनाने राहा असा धीर सोडू नकोस डॉक्टर बिक्टरची आम्हाला काही समजत नाही पण तू हुशारीने वागलीस म्हणजे तुझ्याकडे पाहून आम्हालाही धीर येतो ती तू असा धीर सोडू नकोस बाई घरच्या लक्ष्मीने असा वेळी यावेळी डोळ्यातून पाणी काढू नये माझे मन ठिकाणावर नव्हते इतके बोलणे झाल्यावर औषध देण्याची वेळ झाली म्हणून मी वर उठून गेले औषध दिले बराच वेळ जवळ बसले इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलले सकाळी काही पत्रे आली होती त्यांची उत्तरे काय लिहू म्हणून विचारून घेतले बाहेरून हे सर्व करीत होते पण तन ठिकाणावर नव्हते चांगली जवळ बसलेली असताना व गोष्टी बोलत असताना काही कारणाशिवाय छातीवरून डोळ्याला पाणी येऊ लागावे मी मोठ्या धीराने ही स्थिती झाकी व काहीतरी निमित्ताने दुसरीकडे पाही अगदी चटकन गॅलरीत उठून जाई असे होऊ नये म्हणून ती आपल्या मनाने किती प्रयत्न केला तरी त्याचे काही चालत नसे आता ही स्थिती स्वतःच्या लक्षात येऊ द्यावायची नाही एवढीच काय ती, ती माझी उत्कट इच्छा असल्यामुळे त्या धोरणाने वागणे हेच माझ्या हातात होते व तितके मी करीत होते स्वतःची दुखण्याची काळजी आता संपली नाहीतरी अलीकडे ऑक्टोबर महिन्यापासून स्वतःच्या मनाची स्थिती वेगळीच झाली होती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात आपल्या दुखण्याबद्दल स्वतःला जी काळजी वाटत असते हा आजार कशापासून झाला आहे कोणत्या औषधांनी याला बरे वाटेल याबद्दल आपले अनुमान काय आहे डॉक्टरचे म्हणणे काय पडते वगैरे संबंधाने रोज सहज बोलणे चालत त्यात काळजीचा व चौकशीचा भाग दिसे पण अवदासीन्य किंवा निराशा दिसत नसे तेव्हाही नेत्याप्रमाणे कामकाजात सर्व वेळ जाई पण मन कामात गुंतलेले असले तेव्हा कोणी घरचे अगर बाहेरचे मनुष्य आले तरी काम एकीकडे ठेवून अगदी बंद करून त्याच्याशी बोलत बसावयाचे नसे लीने अगर वाचन जे काय चालले असेल ते चालावायचेच त्यातच एकदा बसा म्हणून म्हणावायचे व मधून मधून बोला मी ऐकत आहे अशा अर्थाने त्याच्याकडे पहावायचे अगर काहीतरी पुढे विचारण्याच्या अर्थाचे एखादे वाक्य बोलावायचे म्हणजे सांगणाऱ्याचे बोलणे पुन्हा सुरू होईल अशा रीतीने दोन्ही कामे चालत घरच्यापैकीही कोणी वर गेले की का आला काय काम आहे वगैरे चौकशी करावायची थोडे बोलावयाचे मग कामाला पुन्हा सुरुवात करावयाची असे धरले होते ते आताशा सर्व उलट दिसू लागले आताशा दुखण्यासंबंधाने स्वतः काजीचा एक उद्गारही काढावायचा नाही दुसऱ्याने काही दुखण्याबद्दल विचारले तर नुसते म्हणावायचे की आहे बरे चालले आहे कधी बरे व वा, कधी वाईट असावयाचेच शरीराबरोबर व्याधीही असावयाचीच त्याचे काय जोपर्यंत काम मन लागते तोपर्यंत काही हरकत वाटत नाही औषध चाललेच आहे वाटेल थोडे दिवसांनी बरे स्वतः मुकाट्याने दुखणे सोसरत होते आता जी इजा होईल ती मुकटने सोसावयाची होता होईल तो दुसऱ्याला कळू द्यावायची नाही असा निश्चय दिसे सारा दिवस वाचनवधीने नित्याप्रमाणे भिनचूक चालावयाचे वेळ बिलकुल फुकट जाऊ द्यावायचा नाही दिवसभर सारखे एका ठिकाणी बसल्याने अगर छातीतील आजारामुळे असेल संध्याकाळच्या वेळी हातपाय दुखत व पाठीला ओढ लागे त्यावेळीसुद्धा वाचन बंद करावायचे नाही अधिक दुखत असेल तो भाग मात्र चेप किंवा चोळ म्हणून सांगावायचे एखाद्या दिवशी छातीत कळा येत व हातापायात झटके बसत तरीही इजा होत असून बाहेर दाखवायची नाही मुकाटेने येणे सोसावयाची व वा मन शांत ठेवावयाचे मी पाय अगर पाट चेपी जवळ बसले असेल तेव्हा प्रकृती संबंधाने जर काही बोलत असेल तर चार दोन वेळा विचारल्यावर एखाद्या गोष्टीचे उडवाउडची उत्तर द्यावयाचे मनाचा निर्धार झाला होता वाचन झाले असताना सुद्धा मन सारावेळी काही गंभीर व खोल विचारात गुंतले असे तथापि शांत आहे असे दिसे मानसिक सामर्थ्यापुढे शारीरिक व्यथेचे काही चालू द्यावायचे नाही असा जसा काही निर्धारच केला असल्याचे वारंवार दिसे बिछाण्यावर पडल्यावर मात्र हा निर्धार चालत नसे मग इकडून तिकडे वळताना कणावायचे अमुक एक जास्त दुखत आहे ते चोर शेक किंवा चेप असे म्हणावा याचे या चेपण्याच्या व चोरण्याच्या नादात कधीकधी झोप लागे व ती तीन चार तासापर्यंत टिके कधीकधी मुळीच झोप लागत नसे त्यावेळी मात्र उगीच्या उगी, उगी बिछाण्यावर स्वस्त पडून झोप लागल्यासारखे दाखवायचे हेतू हा की जवळ बसणाऱ्या माणसाला सारखे जागरम पडू नये आपल्याला झोप लागली आहे असे वाटले म्हणजे तास दोन तास त्यालाही झोप मिळेल अशा रीतीने तीन किंवा चार तास मधून मधून झोप लागावायची तरी सकाळी उठण्याचा अवकाश प्रातरविधी आटोपून नित्यक्रमास सुरुवात व्हावा याची निराशा गेली नेहमी धीराचे बोलणे रजा घेतल्यापासून अलिकडे चार पाच दिवस दुपारची जेवणे झाल्यावर आम्ही तास दोन तास सर्वजण एका ठिकाणी बोलत बसत असू यावेळी स्वतः सहज म्हणून उद्गार काढलेले शब्द नेहमी गंभीर असून प्रत्येक वाक्यापासून ऐकणाऱ्याला उपदेशच मिळावा असे असत आताशा काळजीचे किंवा निराशेचे काही बोलावायचे नसे धीराने बोलावायचुखण्याची काही भीती नाही असे दाखवायचंशी बरेच बोलायचे व हसावायचे असे चालेखरे पण हे सर्व बरोबर आम्हाला बरे वाटण्याकरताच होत आहे असे माझ्या मनात येऊन मला मात्र बरे वाटत नसे पाव सूज अशा रीतीने एकामाग एक दिवस चालल चौदा तारखेच्या सकाळी दोन्ही पावलांवर बरी सूज आलेली दिसली रोजच्याप्रमाणे दोन्ही तिन्ही डॉक्टर येऊन गल् त्यांना सगळ्यांना मी या सुजीचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले सूज आल्या याबद्दल काही काळजी कराव्यास नको अशक्तपणामुळे हो रक्तबरोबर खाली उतरत नाही इतकेच तरी चौदाव्या तारखेस सारा दिवस आमच्या काळजीत गेला रात्री जेवण झाल्यावर अर्धा तास वाचन झाले रोजच्यासारखे औषधी मी अंगाला असताना मुलींनी गाणी म्हटली व वंसांनी भक्तीभर व मीराबाईंची काही पदे म्हटली तोच साडे दहाचा ठोका पडला व नित्याची स्पॅझम येण्यास सुरुवात झाली पंधरावीस मिनटे झाली तरी आज जांबई किंवा शिंक दोन तीन माणसे पंख्याचा वारा जोराने घालीत होती पण पडेना अधिकच जीव उदमरू लागला अशा अशावेळी वास देण्याकरता डॉक्टरांनी एक प्रकारच्या लांबट गोळ्या देऊन ठेवल्या होत्या त्यापैकी एक एक रुमालात घालून फोडून वास दिला दोन तीन गोळ्या हुंगाळ्यास दिल्यावर मग कुठे एकदाची शिंका आली व दोन तीन लांबाया आल्या आणि हा आजार थांबला प्रत्येक दिवशी हे वेळ गेली म्हणजे आजचा दिवस पार पडला असे माझ्या मनात येऊन मी देवाचे आभार मान मला शेवटपर्यंत आशा बाकी जसे स्वतःला हे दुखणे परिणामाचे आहे असे वाटे तितकेच उलट मला तसे वाटत नसे आतून माझ्या मनाला जास्ती वाटे तथापि देव आपल्या भक्तांना अत्यंत संकटात पाडून मग त्या दुर्धर संकटातून त्याची सुटका करतो अशा ज्या त्याच्या सहजलीला आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो त्यापैकीच हीही वेळ नसेल कशावरुन करमाळ्याच्या भयंकर दुखण्यातून त्याने वाचविले तो आता का उपेक्षा करील असे कधी होणार नाही अशी माझी दृढ समजूत असल्यामुळे असा भयंकर प्रसंग माझ्यावर तो आणणार नाही व दुखणे बरे होईल अशी शेवटपर्यंत मला आशा होती वंसनचा मला विश्रांतीचा आग्रह याप्रमाणे त्या रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंत झोप आली नाही मग स्वतःला झोप लागली म्हणून मीही आता घटकाभर निघण्याच्या विचारात होते इतक्यात वंश आल्यावर म्हणाल्या काय गं काही झोप का बीप लागली होती का रात्री काही अधिक त्रास झाला नाही ना मी म्हटले त्रास फारसा झाला नाही पण रात्रीची स्पॅझम रोजच्यापेक्षा जोराची आली व जास्त वेळ टिकली त्याने थकवा फार आला आहे तीन साडेतीन वाजेपर्यंत मुळीच झोप आली नाही आज मोठा पंखा साखा चालू आहे आज त्या माणसालाही झोप मिळाली नाही स्वतःला तरी आता अर्ध्या तासापूर्वी झोप लागली आहे तेव्हा त्या म्हणाल्या तू आता बसू नकोस मुलांच्या पलंगावर ताजबर जाऊन पड जा जा आता बसू नको मी येथेच बसून राहते खाली जात नाही तू स्वस्त मनाने घटकावर पड सूज वाढली माझ्या काळजाने ठाव सोडला असे ऐकून मी उठले व पलीकडे जाऊन निजले प्रथम अर्धा पाऊन तास झोप लागले पण मला हाक मारली असा भास होऊन मी खडबडून जागी झाले तो फटफटले होते म्हणून तशीच उठले व प्रातर्वि उरकून देवाला नमस्कार करून स्वतःच्या पलंगाजवळ गेले तो स्वतःची झोप नुकतीच होऊन डोळे उघडले होते व तोंडाने हळूहळू नित्याचे श्लोक म्हणणे चालले होते तोंड निस्तेज दिसत होते व त्याजवर विलक्षण तकवा दिसत होता ते पाहून माझ्या पोटात सरसरले म्हणून मी पायाशी जाऊन पांघरून काढण्याचे निमित्त करून दोन्ही पावले पाहिली तो गेल्या दोन दिवसापेक्षा आज दोन्ही पायांवर सूज अधिक दिसली हे पाऊन माझ्या काळजाने अगदी ठाव सोडला हातपाय कापू लागले व छातीत विलक्षण धड़की भरली तरी मी तशीच पाटीकडे बसून पाट व पाय चेपले त्यामुळे स्वतःला थोडे बरे वाटून स्वतः लागलीच उठून प्रातरविधी उरकून दिवाणखान्यात निंत्याप्रमाणे बसणे झाले व वाचणाऱ्या मुलाने वाचण्यालाही सुरुवात केली सुमारे साडेदहा वाजेपर्यंत हे काम झाल्यावर मग स्नानास उठणे झाले स्नान घालण्यास मी होतेच स्वतःची नजर सहज पायाकडे जाऊन मला म्हटले आज काय सूच जास्त आली आहे मी म्हटले नाही काही फार वेळ एका जागी बसणे झाल्याने ते भारावले असते जेवणात लक्ष नव्हते हो पूर्ण विश्रांतीचा आग्रह जेवावेला बसल्यावर वनसना पुन्हा सूच जास्त आल्याचे सांगितले तेव्हा त्या ते म्हणाल्या आता डॉक्टरांचे औषध पुरे करावे त्यांना नाडी ज्ञान नसते काही नसते नुसती नळी लावून काय समजणार आहे तसेच दुखण्याचे अंग आहे काम जरा कमी करावे सगळा दिवस वासण्याचा तरी कंटाळ नसेल काचे म्हणणे आहे तरी काही विसावा घेऊन पहावा हे वंशजचे बोलणे ऐकून थोड्या वेळ काही उत्तर दिले नाही जेवण चालले होते पण त्यातही लक्ष नव्हते घास तोंडात न जाता तो किती वेळ तरी हातातच घोळत राहावायचा एकदा उचलावायचा पुन्हा खाली ठेवावायचा हा पदार्थ जवळ घे दूर सार अशातच वेळ घालविणे चालले होते मग काहीतरी विचारात निमग्न होते खास हे वनशांच्याही लक्षात येऊन काहीतरी बोलावे म्हणून त्या म्हणाल्या मग आता महाबळत जावायचे ना तेथेच गेले ते म्हणजे बरे वाटेल पण काम वाचन वगैरे फार करता कामाचे नाही डॉक्टर सांगता तशी स्वस्त पडून विश्रांती घेतली तर बरे वाटेल नाही तर इथल्यासारखे चालविले तर कोठे गेले म्हणून काय सारखेच असे म्हणून त्या गप्पा बसल्या वाचन व वा काम हीच खरी विश्रांती तेव्हा स्वतः म्हणले तुमची काय समजूत आहे कोण जाणे मला तर राहून राहून याबद्दल आश्चर्य वाटते तुम्हाला असे का वाटते की नुसत्या हट्टाने जाणून बुजून मी हे दुखणे वाढवित आहे हा तुमचा दोष राहू नये हे एक व दुसरे आयुष्य असेपर्यंत आपला उद्योग करता यावा या दोन्ही उद्देशांनी तर रात्रांदिवस जी कोणी द्याल ती औषधे मी घेत आहे बाकी औषधे व डॉक्टर काय करणार आहेत तीव्र इजा कमी करणारी ती साधने व यंत्रे आहेत इतकेच खरे समजावायचे हे का तुम्हाला समझत नाही ही सुद्धा जेव्हा तेव्हा असेच म्हणते की विश्रांती घ्यावी विश्रांती घ्यावी विश्रांती म्हणजे काय ज्यामध्ये मन रमते समाधान पावते बारीक सारिक वेदना सहज विसरल्या जातात त्या सवयीच्या व करमणुकीच्या वासनासारख्या गोष्टी सोडल्याने विश्रांती मिळेल काय ज्याला उगीच बसल्यात विश्रांती वाटून सुख लागणार असेल ते त्याचे सुख त्यालाच लख लाव असो हातून कोणत्याही प्रकारचे काम न होता नुसते पडून राहून निरर्थक आयुष्य घालविण्याची पाळी आली तर ते आजच समजेतरी हरकत नाही असे मनुष्याला वाटेल असे म्हणून एक मोठा सुस्कारा टाकिला व सगळ्यांचे जेवण झाले आहे की नाही हे पाहिल्यावर म्हटले उटारे तुम्ही माझेही झाले आहे असे म्हणून माझ्याकडे पाहून व उगीच असल्यासारखे करून म्हटले आज तुमचा स्वयंपाक मण लावून खावा असा झालाच नाही त्यातून आज मलाही चांगलीशी भूक लागली नाही माझा शोक आवरेना मी काहीच उत्तर दिले नाही कारण इतका वेळ ऐकलेल्या बोलण्याने व विशेष करून त्या शेवटच्या वाक्याने माझे मन अतिशय उद्विग्न झाले होते केवळ स्वतःचे जेवणच होत होते म्हणून मी मन अगदी आवरून धरून निरुपायाने इतका वेळ तेथे ते उभी होते पण आता धीर निघेना मुखशुद्धीची फळे व सुपारी जवळ ठेवून मी तशीच निघून वर गेले वर जाऊन दराला आज कडी लावली व एका पलंगावर पडले त्यासरशी मला जी जोराने उकळी आली ती काही केल्या कितीवेळ तरी आवरेना पुष्कळ तो वेग कमी झाला माझे मन सैरभर झाले पण मन अगदी सैवास झाले होते काय संकट आहे व मी हे काय करीत आहे हे माझे मला वेळेवारी असे काय करीत आहे असा माझा मलाच राग येऊन आपल्याशी निषेध केला व खाली निघून गेले पण मनाला चैन पडेना सारखी हुरुर लागली उगीचच्या उगीच गळा दाटून येऊन डोळ्यांना धारा लागावायच्या त्याला काही वेळ किंवा ठिकाण लागतच नसे असे झाले की स्थिती मला आवरता आवरता पुरेसे होई घटकेत आशा व घटकेत निराशा व तिच्या मागून कुकल्पना यांनी काहूर करून माझेची तगदी बावरल्यासारखे करून सोडले होते रोजची करावायची ती सर्व कामे मी हाताने करी पण हे केवळ सर्व सवयीने होई मन म्हणून कशातही लागत नसे फार वे कुठेच बसवत नसे अमळ एकीकडे जाऊन पडेन व मनाला थोडे शांत वाटलं म्हणले तरी चैन पडत नसे खाली बायकांमध्ये जाऊन बसावे तो चुकल्या वाटून वर केव्हा जाईनसे होऊन मी चटकन उठे व दिवाणखाण्याजवळ जाऊन बसे तरी मनाची स्थिती सारखीच मनच वैरी असते माझी लाज देवालाच आपल्या मनासारख्या जगात कोणीही वैरी नसेल मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात ते अगदी खरे आहे असे मला क्षणोक्षणी वाटे माझ्या मनाने काही वेड्या वाकड्या कल्पना करू नयेत म्हणून मी कितीतरी शिकस्त करीत असे मनात वाटे की माझे मन उगीच राहत नाही त्याला उपाय काय करू देवा माझी लाज तुला असू दे आजपर्यंत थोडी का जीवावरची दुखणी गेली तेव्हा तेव्हा तूच माझ्या धावणीला धावलास व स्वतःचे वेळोवेळी रक्षण करून ज्या मला या भाग्याच्या शिखरावर चढविलेस त्या आज मला तू त्या शिखरावरून खाली पाय लुटून देशील काय कधी लोटणार नाहीस असा मला भरोसा आहे नारायणा ना? मला समजू लागल्यापासून माझ्या सर्व सुखाचा व आनंदाचा ठेवा काय ते एवढेच ठिकाण आहे हे तू जाणतो आहेस ते तूच सांभाळ एवढी मला भिक्षा घाल स्वतःच्या सहवासात मी धन्य झाले यापेक्षा अधिक मोठी सुख मी दुसरे कशाच मांडले नाही संसारात मला मुलेबाळे नाहीत ही उणीव सुद्धा मला कधी भासले नाही इतकी मी या सहवासात संतुष्ट व गर्क आहे राजे रजवाडे संस्थानिक जहागीरदार यांच्या बायका संतती संपत्तीने व वा, अधिकार वैभवाने कितीही थोर असल्या तरी माझ्यापेक्षा त्यांचे सुख अधिक खास नसेल स्वतःची जोड मिळाल्याने मला आज जी धन्यता व जे समाधान होत आहे तिला उपमा नाही देवा हे सारे देणारा तूच आहेस व रक्षण करणाराही तू समर्थ आहेस माझ्या जवळ बैस या स्तरेचे विचार सारखे माझ्या मनात घुळू लागल्याने कोठे चैन पडण्याचे झाले इकडे स्वतःचीही अशीच काहीतरी विशेष स्थिती झाली असावी मनाला सुख दुःख किंवा आशा निराशा काही वाटत असले तरी सहज चेहऱ्यावर या विकरांची छाया कधी दिसावायची नाही असे नेहमीच दिसे मग आता तर जाणून बुजून सगळ्या गोष्टी तशाच मनाच्या व शरीराच्या वेदनासुद्धा केवळ संयमनाने आवळून धरल्या असाव्या असे माझ्या मनात येऊ लागले अलीकडे अलीकडे मी मात्र सदोदित जवळ बसावे इकडे तिकडे जाऊ नये असे स्वतःला वाटत असे वेळ मलाही जरी असेस वाटे तरी क्षणोक्षणी बदलणारी मनाची अनावर स्थिती जाकण्याकरताच काही जरी क्षणोक्षणी बदलणारी मनाची अनावर स्थिती जाकण्याकरताच काहीतरी निमित्त करून मधून मधून मला थोडा वेळ उठून म्हणावायचे की काही नको जावायला कुठे जाते साता नुकतीच झुकण्यातून उठली आहे उगीस खालीवर हेलपाटे किती घालावायचे काय करायचे असेल ते मुलींना सांगावे नाहीतर एखाद्या नोकऱ्याला वर उभे राहण्यास सांगावे म्हणजे तुला ए जा नको नजर भेट चुकवीत होते असे म्हणल्यावर मी नुसते होई म्हणून तशीच बसे पण मनाची स्थिती अधिक चमत्कारिक हुई, सगळा दिवस मी बहुतेक जवळच बसे बोले पण होता होईल तो बोलताना तोंडाकडे म्हणून पहावायचे नाही दृष्टादृष्ट होण्याची वेळ चुकावायची असे धोरण असे कल्पनांचे काहूर व पोखरलेली म्हणे हे माझे झाले पण स्वतःच्या मनात सुद्धा असेच काही असेल असे मला आपले वाटे सर्व वेळ मनामध्ये दुष्ट व सुष्ट कल्पनांचे काहूर माजल्यामुळे माझे मन भेदल्यासारखे झाले होते कदाचित दृष्टादृष्ट झाली तर या मुद्दा मावरून झालेल्या स्वतःच्या मनाचा सुद्धा बांध लागलीच ढासळेल खचित राहणार नाही मग माझी ती कथा काय असे मला वाटे भुंग्याने पोखरून ठेवल्या पण वरून अगदी शाबूत व मजबूत दिसणाऱ्या तुळईसारखी मनाची अवस्था झालेली अशी आम्ही दोघेही मोठ्या कशाने दिवस काढीत होतो तरी मी अगदी वेळी अजूनही हे दुखणे बरे होईल अशा आशेच्या नादातच मी कित्येक तास काढी व तेवढाच वेळी मला सुखाचाही वाटे सूर्य मावळून काळोख झाला पण ईश्वरी इच्छा निराळीच होती तिची कल्पनाही मला नव्हती म्हणून अंतकरण करून टाकणाऱ्या काळजीतही ज्या जिला मी सूक म्हणून मानत होते ते सूक पुढे पुरते 24 तास सुद्धा टिकले नाही ज्या दैदिप्यमान तेजोमय सौभाग्य सूर्याच्या प्रकाशात मी मोठ्या भूषणाने व खऱ्या आनंदाने एकसारखी सत्तावीस वर्ष वागत होते ते, वा ते प्रत्यक्ष सेवा घेणारे दिव्य स्वरुपी पाय मला अंतरल्यामुळे अत्यंत दुःखरूप निबीड अंधारात साचपडत राहण्याचा प्रसंग येऊन पोहोचला तो दिव्य सूर्य एकाएकी माळून सर्वत्र निबिड काळोख पडला शिव शिव किती मी भाग्यहीन अभंग कै तो दिवस देखेन मी डोळा कल्याण मंगळा मंगळाचे आयुष्याच्या शेवटी पाय सवे भेटी कळी वरे तुटी झाल्या त्वरे सरी हे संचित पदरींचा गोवा उताविळ देवा मन झाले पाऊली पाऊली करिता विचार अनंत विकार सिद्धी म्हणून भयाभीत होतो जीव भाकीतसे किंवा अट्टा हासे दुःखाचा उत्तरी आळविले पाय तो काय अजूनही अंत तुकामणे होईल ऐकिले कानी दिन उद्दारणी धाव घाली समाप्त